तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते आक्रोशे वीण जेथे क्षमा शांती तर जेथे चरफडल्याशिवाय क्षमा असेल तेथे ज्ञान आहे हे तू पक्के ओळख अगाध सरोवरी कमळिणीची या परी का सदैवाची घरी संपत्ती जैसी फार खोल तळ्यात ज्याप्रमाणे कमळाचे वेल विपुल वाढतात अथवा भाग्यवान पुरुषाच्या येथे जशी संपत्ती अलोट येत असते क्षमा जयाण सांगो अर्जुना त्या मानाने ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढत असते तेही ज्या लक्षणांपासून कळते ती लक्षणे आम्ही निश्चितपणे सांगतो तरी पढी अंते लेणे भावे जेणे धरीचे जे ते विहणे सर्वची जया ज्या भावने अलंकार धारण करतात त्याप्रमाणे जो सर्व सहन करतो त्रिविध मुख्य आघावे उपद्रवा आध्यात्मिक आधी भौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या तापांचे समुदाय आहे ते सर्व जरी एकदम त्याच्यावर कोसळले तथापि जो डगमगत नाही अपेक्षित पावे ते जेणे तोशे मानवे अनपेक्षिता हि करू इच्छा असलेली एखादी वस्तू मिळाली असता जेवढ्या संतोष होतो तेवढ्याच संतोषाने अनपेक्षित वस्तू प्राप्त झाली असता तिचा आदर करतो जो मानापमाना ते साहे सुख दुःख जेथ सामाय निंदुती नोहे दुखंडू जो मान व अपमान मनाच्या सारख्या स्थितीने सहन करतो व सुखदुखे ही ज्याच्या ठिकाणी सामावली जातात म्हणजे सारखी मानली जातात व निंदा आणि स्तुतीने ज्याचे मनाची स्थिती दोन प्रकारची म्हणजे सुखाची किंवा दुखाची होत नाही उन्हाळे मी नपे कयसे न वासिपे पातले उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाने जो कापत नाही आणि काही जरी प्राप्त झाले तरी जो भीत नाही स्व शिखरांचा भारू नेने जैसा मेरू कि धरा मेरू पर्वत आपले शिखराचे जसे ओझे मानित नाही अथवा वराह अवतार ज्याप्रमाणे पृथ्वीला ओझे म्हणत नाही नाना चराचरी भूती दाटणी नभेक्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जे ज्याप्रमाणे अनेक चराचर प्राण्यांनी पृथ्वी जशी दडपली जात नाही त्याप्रमाणे नाना प्रकारची सुख दुःखा प्राप्त झाली असतात जो श्रमी होत नाही संघाट करी वाड पोट समुद्र जेवी पाण्याचे लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे आपल्या सर्वांचा समावेश करून घेतो नाही आणि साह तू असे ऐसे कधीच नसते आणि आपण सहन करीत आहोत अशी आठवणही ज्याच्या ठिकाणी राहत नाही आंगा जे पातले ते करून घाली आपुले येथ साहते नवले घे पी जे जे काही सुख दुःखादी भोग शरीराला प्राप्त होतात ते सर्व आपले स्वरूपच आहे असे तो समजतो व म्हणून आपण अलौकिक असे काही सहन करतो असा अभिमानाचा पगडा त्याच्यावर बसत नाही हे अनाक्रोश क्षमा जयापाशी जाणतेने महिमा ज्ञाना सी ग हे प्रियोत्तम अर्जुना दात ओठ न चावता स्वभावताच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते त्या पुरुषाच्या योगाने ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज तो पुरुष पांडवा ज्ञानाचा बोलावा आता परिस आर्जवा रूप करू अर्जुना तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे आता स्वरूप तुला सांगतो तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही हि दोषे एक अर्जुना तर ज्यास अर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे ज्याप्रमाणे प्राण्याचे प्रेम कोणा संबंधीही असे नका ते सर्वांवर एक सारखेच असते का तोंड पाहून प्रकाशू न करे जेवे चंडांशू जगा एकची अवकाशू आकाश जैसे अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते तैसे जयाचे मन माणूसांप्रति आन आन नव्हे आणि वर्तन त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निराळी नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते जे जगेची सनोळ जगेसी सोयी क आपण नाही कि सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही भलते मेळू पाणी ढालू, कवणे विखी आडळू ने घे चित्त त्याचे वाटेल त्याच्याशी पटते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही वारियाची धाव तैसे सरल भाव शंका हाव नाही जय वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात माये पुढे बाळका रिगतान पडे शंका तैसे शंकाला सांगताना तो मागे पुढे पाहत नाही फाकली इंदी वरा परिवारून आहे धनुर्धरा तैसा कोन कोपरा नेण्याची जो ज्याप्रमाणे उमरलेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही त्याप्रमाणे त्याचा जीव कोपरा जाणतच नाही म्हणजे त्याचे अंतर करण्याला गुप्त जागा माहितच नसते पुढा मन जयाचे करणे पाठी रत्नाचा निर्मळपणा असतो पण त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते आलो नेने, जो नेणे अनुभवची जो गावणे धरी मोकळी अंत करणे बाबतीत अगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभवात तृप्त असतो जो आपल्या मनाने कशाशीही चिकटतही नाही आणि कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही दिठी नोहेिनधी बोलणे नाही संदिग्धी कवणेसी हिन बुद्धी राहाटी जेना ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी असते व ज्याचे बोलणे संशय युक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही दहा इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे पाचही व मोकळे आठही पहर ज्याची दहाही इंद्रिय सरळ निष्कपट आणि शुद्ध असतात आणि ज्याचे पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असत अमृताची धार अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतकरण सरळ असते माहेर असतो तो पुरुष सुभटा आर्जवाचा अंगवटा जाण तेथेची घरटा ज्ञाने केला अर्जुना तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे वतो पुरुष ज्ञानाने आपले राहवायाचे ठिकाण केले आहे असे समज आता गुरु भक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथ सांगू या चतुराचा राजा तो तू आहे जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोचातेही हि गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते हे आचार्योपास प्रकटी जाईल तुझ प्रती बैस देून सांगितली जाईल मात्र तू तिकडे एकसारखे लक्ष दे तरी सकळ जळ समृद्धी घेऊन निगंगा निघाली उदधी कि श्रुती हे महापदी पैठी पैठण तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते ना ना प्राण नाथा उचिते दिवा आपल्या जीवासह व आपल्या आमच्या गुणा व गुणांसह सरसकट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपले पतीच दिले तैसे सबाह्य आपुले जेणे गुरु कुळी बोपिले आपण केले भक्तीचे बाह्य इंद्रिया गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरु भक्तीचे घर केले आहे गुरु ग्रह जये देशी तो देशूची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते ज्याप्रमाणे विरहिणीचे चित्तात प्रियकर असतो त्याप्रमाणे ज्या देशात गुरुचे घर असते तो देश ज्याच्या मनामध्ये असतो ती वारा, धावे सामोरा गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल त्या वाऱ्याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो आपण माझ्या घरी यावे साचा प्रेमाची या दिशेसिची आवडे बोली जीवती करू घाली गुरु गृही प्रेमाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो परि गुरु आज्ञा धरिले देह गावी असे ऐकले वासरू वावे वा जैसे परंतु वासराच दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्याच गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे त्याने देहास देहासून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहणे पडून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिष माने जो म्हणतो कि गुरु आज्ञा रूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव तो गुरु भेटेल तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून जोडले आयुष्य जैसे अश्या जर कोणी गुरुच्या गावचे आले व स्वत गुरुनीच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे का सुकत या अंकुरा वरी पडली धारा नानाल पोदकीचा अंकुरावर जसा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा थोड्या पाण्यात जसा समुद्रात यावा नातरी रंके रंगे निधान देखील का आंधळी या डोळे उघडले भडंगाची अंगाले इंद्रपद अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी अथवा भिकाऱ्याला जसा इंद्रपद मिळावे तैसे गुरुकुळीचे निनावे महासुखे अतिथोरावे ते कोडेही पोटाळावे आकाश का त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतका वाढलो असे वाटते कि आकाशाला आपण सहजच कवटाळू पै गुरुकुळी ऐसी, आवडी जया दे जाण ज्ञान की करी ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळा संबंध असे प्रेम तुपाशी त्याच्यापाशी ज्ञान साकरी करते असे समज आणि अभ्यांतरिली एकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरु रूपडे उपाशी ध्यानी आणि आतल्या प्रेमाच्या बाजू कडे ध्यानाने उपासना करतो हृदय शुद्धीची आवारी आराध्यश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसे परिवारी आपण होय अंतःकरणाची शुद्धता हेच कोणी एक आवार आणि त्या आवारामध्ये आराधना करण्याला योग्य जो गुरु त्याची प्राण प्रतिष्ठा करतो व मग कायावाच्या मनाने श्री गुरुचा आपण बनतो का चैतन्याची श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये श्री गुरु रुपी लिंगाला ध्यान रुपी अमृताचा अभिषेक करतो उदय जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरून लाखोली वाहेोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरुपी शंकराला वाहतो काळ शुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा त्यात जीवपण रुपी धूप जाळून ज्ञान रुपी दिव्याने निरंतर उभारतो सामरस्याची अखंड अर्पित भराडा होय गुरु तो लिंग गुरुला ऐक्य भाव रूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो ना तरी जीवाची जे, गुरु कांतु करुनी भुंजे, भोजे, अथ्वा ये गुरु कांतू करून आवड त्याची बुद्धी बाळगते कोण केवसरी अनुरागू भरे अंतरे कि तया नाव करे क्षीराब्धी कोणा एका वेळी मनात गुरु विषयी प्रेम भरले कि त्याला म्हणजे त्या प्रेमाला क्षीर समुद्र असे बहुसुखी निर्दोख वरसे क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णू प्रमाणे जलशयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो मग ओळगती पाय लक्ष्मी आपण होय गरुड होऊन उभारची सेवा करणारी लक्ष्मी आपण पुढे उभा राहतो नाभी आपण ची जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख आपण श्री गुरु रुपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो आणि ब्रह्मदेव होतो गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यान सुख अंतकरणामध्ये अनुभवत असत एका अंकावरी एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोडतो ना तरी गा किरी टी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनू आपण पाठी वत्स होय अथवा अर्जुन चैतन्य रूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण पाठी पाठीमागे असणारे वासरू होतो गुरु कृपा स्नेह सली आपण होय मासोळी कोणके वेळी हे ची भावी गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो गुरुकृपामृताचे वडप आपण सेवा वृत्तीचे होय रोप ऐसे मन गुरु कृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करत व आपल्या ठिकाणी सेवा वृत्ती रुपी रोपाची कल्पना करतो असे संकल्प त्याचे मन करते चुपक्षे वीण पिलू होय आपण कैसे पे अपारपण आवडीचे नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्षाचे पिल्लू आपण होतो त्याच्या प्रेमाचे पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचेतून चारा घेतो गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कासेला लागतो पैसे प्रेमाचे निथावे ध्यानाची ध्याना ते प्रसवे पूर्ण सिंधू हे लावे कुटती ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटा मागून लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते किंबहुना या परि गुरु गुरुमूर्ती अंतरे भोगी आता अवधारी बाह्यसेवा फार काय सांगावे याप्रमाणे तो गुरुमूर्ती आपल्या अंतकर्णात बघतो आता त्याची बाहेरील सेवा कशी असते ते ऐक तर जीवी ऐसे आवाके मने दास्य करीन निके जैसे गुरु कौतुक माग म्हणती तर त्याच्या मनात असा विचार असतो कि मी गुरुचे असे चांगले दास्य करीन कि जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील तैसी असा चा उपवासते गोसावी सुप्रसन होती तेथ विनंती ऐसी करीन तशा खऱ्या उपासनाने प्रभू सुप्रस्त होतील त्या त्यावेळी मी अशी विनंती करीन मने तुमचा परिवार की देवा हा जो तुमचा सर्व परिवार आहे तितक्या रूपाने मी एकट्यानेच एक बनावी आणि उपकरते आपुले उपकरणे आधी जेतुली माझी रूपे ते तुली हो आणि आपले उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे म्हणजे पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत महाराज तेवढी सर्व मी व्हावे ऐसा मागेन वरु ते हो म्हणते गुरु मग तो परिवार असा मी श्री गुरु वर मागेन तेव्हा गुरु हो म्हणतील मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईल उपकरण ज्यात सकळी की मीची होईन एक तेव्हा उपास गुरुंच्या उपयोगी पडणारे जेवढ्या वस्तू मात्र आहेत त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईन तेव्हा उपासनाचे कौतुक दृष्टीच पडेल गुरु बहुतांची माये पर्याय तैसे करुनी आणवाये कृपे तीए श्री गुरु हे पुष्कळांची आई आहे परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील असे करून म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ वाह अनुरागावे धुलावे क्षेत्र आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्र संन्यास करवीन म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कोठे जाणार नाही असे करीन चतुर दीक्षु वारा न लाहेो बाहेरा तैसा गुरुकृपे पांजिरा मीची होईन वारा किती जरी धावला तरी तो जसा चार दिशांच्या बाहेर निघू शकत नाही त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला होईल करीन गुरुसेवे स्वामी हे असो होईन गवसानी मीची भक्ती सी गुरुसेवा जी माझी मालकीन तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करेन हे असो एवढेच काय पण गुरुभक्तीला मीच गवसणी होईन गुरुस्ने पृथ्वी होईन तळवटी ऐसी या मनोरथांची सृष्टी अनंतरची गुरुच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन याप्रमाणे मनोरथांची अनंत सृष्टी तयार करतो म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास तो म्हणतो श्री गुरुचे चे राहते घर मी स्वत होईल व त्यांच्या घरचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन निर्गमागमी दाता रे झे बोलांडी जती उंबरे ते मी होईन द्वारे द्वार पाल श्री गुरु बाहेर जाते वेळी व वा घरात येते वेळी जे उमरे ओलांडतात ते उमरे मी होईन आणि घराची द्वारे व वा दारांवरील राखण करणारे गडी पण मीच होईल पाऊ आईन हो तियामी चिले ववीन छत्र मी आणि करीन वारीपण श्री गुरुच्या खडावा मिस होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मिस घालन व त्यांचे व छत्र धरण्याचे कामही मिस करेन मी तळ उपरू जाणविता चवर घरू हातू देता स्वामी पुढे होईन मी श्री हो गुरुला खालीवर जाणविणारा चौबदर मिस होईल त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईल त्यांना हात देणारा मीच होईल आणि श्री गुरु पुढे चालणाऱ्या वाटाऱ्याही मीच होईल होईन सगळा करू सुई न गुरळा सांडि ती तो नेपाळा पडी घा श्री गुरुचा झाडी धरणारा शागिर्च होईल व त्यांना चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्तही मीस होईल हडप मी मिची उगळू घेईन उडीगमी करीन आंघोळीचे श्री गुरुला बिडा देण्याची सेवा मीच करीन त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपटी मीच करीन होईन गुरुचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते गुरुचे आसन मी होईन त्यांचे अंगावर घालण्याचे अलंकार व नसायचे वस्त्र आणि चंदनादी उपचारही मीच होईल मीची होई सुवारू वी उपहारू आपण पैगुरु वो वाळी न श्री गुरुचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन, व त्यास फराळाचे वाढीन बी आपल्या आपलेपणाने श्री गुरु न ओबाळीन जे वेळी देव आरोगी ती पाती करू मिची पाती मिची होई न पुरती देई श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीस होईन, व भोजन झाल्यानंतर होईल आणि त्यांना भोजन केलेले पात्र मीस काढीन व त्यांचा बिछाण मीच झाडीन व त्यांचे पाय मीच चेपील सिंहासन होईन आपण वरी श्री गुरु करीती आरोहण होईन पुरेपण बोल गेचे मी स्वतः सिंहासन होईन त्यावर गुरु बसतील व सेवेची पुरे पण होईल म्हणजे से संपूर्ण सेवा करीन श्री गुरुचे मन जया गेल अवधान ते मी पुरा होईन चमत्कारू श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईल असा चमत्कार मी करीन तया श्रवणाच्या अंगणी होईन शब्दांची आक्षोणी परसू होईन घसणी अंगाची श्री गुरूंच्या श्रवण रूप अंगणात असंख्य शब्द मी होईल त्यांचे अंग ज्याला घासेल तर स्पर्श विषय मीच होईल अवलो होईन रूपे श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या सर्व मीच होईल ती ए रसने जो जो रुचेल तो तो रसू होई जेल गंधरूप कि जेल ग्रहण त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या सेवा करीन एवम बाह्य मनोगत गुरुसेवा समस्त बेटाळी हो नप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन असे त्याचे मनोगत असते जव हे असेल तर ऐसी बोळगी मग देहांती नवल बुद्धी आहे हा देह जेतपर्यंत उभा आहे ते पर्यंत माझ्याकडून अशी सेवा केली जाईल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धी मध्ये मी ये शरीरीची माती क्षिती जेथ श्री चरण उभे ठाती आराध्याचे जेथे पूजनीय श्री गुरूंचे चरण उभे राहतील त्या जागी या माझ्या शरीराची माती मिळवी माझा स्वामी कवतिके जीए उदके, स्पर्श ती आपी आप। माझा स्वामी ज्या पाण्याला नाही स्त्री गुरु ओवाळी का भुवनी जे उजळती तया दीपांची या दीप्ती ठेवी न तेज ज्या दिव्यांनी स्त्री गुरुना ओवाळतात अथवा जे दिवे लावतात त्या दिव्यांच्या व पंख्यात मी माझ्या प्राणांचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईल जिए जिए अवकाशी गुरु असते परिवारे सी आकाश ल आकाशी ज्या ज्या पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नाही निमेषू लोका न धडे ऐसा गणाविया कोडे कल्पांची परंतु जिवंत असताना अथवा मेढ्यावरही श्री गुरूंची सेवा सोडणार नाही व एक निमिष म्हणजे एक निमिषभर गुरुची सेवा लोकांवर सोपवणार नाही ना। व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पनाचा काल मोजला तरी ती चालू राहील येवसा मानसा आणि ये पर्यंत ज्याच्या मनाला गुरुसेवाविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही अपारच असतो म्हणजे गुरुसेवेविषयी त्याची उत्कट इच्छा राहिलेलीच असते रात्री देवो नेणे थोडे बहु न म्हणे म्हण दाटपणे साजा होय सेवे पुढे तो रात्रंदिवस जाणत नाही थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची गर्दी असली म्हणजे तो प्रसन्न असतो तो, तो व्यापारू येणे नावे गगनाहून थोरावे एकला करी आघावे एकेकाळी गुरुसेवा करायची म्हटले म्हणजे तो आकाशाहूनही मोठा होतो व तो एकटा गुरुची सर्व सेवा एकाच काळी करतो हृदय वृत्ती पुढा अंगे दाज करी होड मानसेच्या अंतकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते त्याची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढावडीची प्रतिज्ञा करते एका दिया आळा श्री गुरुची आ खेळा लोण सकळा जीविताचे तरी एखाद्या जराशा लिहिलेला आपल्या सर्व जीवितांचे ओवाळून टाकतो गुरु आज्ञी निजवासू आपण जो गुरुसेवेच्या योगाने रोडका झालेला असतो जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो, जो आपण स्वतः गुरुच्या आज्ञेचे स्वतःच्या राहण्याचे ठिकाण असतो जो गुरु कुळे सुकुलिनु जो गुरु बंधू सौजन्य सुजनु जो गुरु सेवा व्यसने जो गुरुच्या कुळामुळे चांगला कुलिन असतो जो आपल्या गुरु बंधू वरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहमी गुरुसेवाच्या छंदामुळे व्यसनी असतो गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्य कर्म जयाचे ग गुरु संप्रदायाचे जे आचार असतात ते ज्याचे वर्णाश्रम वित कर्मे असतात अरे गुरुसेवा हे ज्याचे नित्य कर्म असते परवता मार्ग नेणे गुरु हेच क्षेत्र गुरु हीच देवता गुरुच माता गुरुच पिता तो गुरुपूजे पलीकडील दुसरा कोणताही मार्ग जाणत नाही श्री गुरु, गुरु, गुरु, गुरु, गुरु, गुरु, गुरु चे हे जयाचे सर्वस्व सार गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे श्री गुरुचे द्याचे सर्वस्व सार आहे व गुरुसेवकांना जो सख्या भावाच्या प्रेमाने बसतो जयाचे वक्त्र हे गुरु नामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न ज्याचे मुख गुरु नामाचा मंत्र धारण करते व वा गुरुवाक्य वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावत नाही शिवतले गुरु चरणी भलते जे पाणी तया तीर्थयात्रे आणि तीर्थे त्रैलोकीची स्पर्श झाला आहे त्या पाण्याला तीर्थ असे समजून त्या तीर्थांच्या यात्रेला त्रैलोक्याची तीर्थे आणतो म्हणजे त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे समजतो श्री गुरुचे उशिटे ला हे अवचटे तई तेने भे विटे समाधी त्याला जेव्हा श्री गुरुचे उच्चिष्ट अकस्मात प्राप्त होते तेव्हा त्या लाभाने तो समाधीला भेटतो कैवल्य सुखा साठी परमाणू घे किरीधी पायात असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उरते त्यातील रजक्कण तो गुरु भक्त मोक्ष सुखाच्या किमतीचे मजतो हे असो सांगो किती नाही पार गुरु भक्ती परी ग्रांत कारण है हे राहुदेत मी गुरु भक्ती संबंधाने किती सांगू गुरुवरील प्रेमाला अंत नाही परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती झाली हेच या विस्ताराचे कारण आहे जया येषयीचे ये कोड जो हे सेवे वाचून गोड नमनी का या भक्तीची इच्छा आहे ज्याला या विषयीचे आहे व जो या सेवे वाचून दुसरे काही चांगले मानत नाही तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञानात आवो, आव हे असो तो देवो ज्ञान भक्तो तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे ज्ञानाला त्याचे योगाने इब्रत असते हे वर्णन पुरे अशी गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे हे जाण पाघडे निदवारे नांद असे जगापुरे इयारी या रीतीने खरोखर जेथे त्या गुरुभक्ताच्या ठिकाणी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांते, हे तू खरोखर समज जी गुरुसेवे विश्वर महाराज म्हणतात कि या गुरुसेवे विषयी माझ्या अंतकरणात उत्कट इच्छा आहे म्हणून मार्ग सोडून गुरुभक्तीचे व्याख्यान केले ए रवी असता हाती खोळा भजनावधा परिचर्ये लागी पांगुळा पासून मंदो नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोट आहे मला डोळे असून मी भजना कडे लक्ष देण्याची कामे आंधळ आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगड्यापेक्षाही मंद आहे गुरुवर्णनी मुका आळशी पोशी जे फुका परी मनी आकान रागो वाचा मुका आहे व फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे परंतु माझ्या मनामध्ये गुरु भक्ती विषयी चांगले प्रेम आहे कारणे हे स्थळ पोखणे पडले मज म्हणे या आचार्यपास्तीचे व्याख्यान विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणतात परि तो बोलू उपसाहावा आणि ओळगे अवसरू देवा आता म्हणे बरवा ग्रंथार्थूची तरी हे माझे लांबलचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्यास सवड द्यावी आता पुढे ग्रंथाचा अर्थच चांगला सांगेल